पुस्तक बापू माझी आई लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे गीतेचे गुरु खाली नोवाखालीमध्ये बापूजींना इतकी सगळी कामे असूनही मला गीता शिकवण्यासाठी ते रोज किमान दहा मिनिटे तरी देत असत आगाखान महालात अंकगणित बीजगणित भूमिती भूगोल इतिहास विज्ञान संस्कृत वगैरे बापूजींपाशी शिकण्याचे सद्भाग्य मला लाभले होते पण इंग्रजी स्वतः त्यांनी मला कधीही शिकवले नाही ते आगाखान महालातले इतर जोडीदार शिकवित प्रसंगाप्रसंगाने एकेक -एक विषय वेळेच्या अभावी व पूज्य कस्तुरबांच्या आजारामुळे गळत चालला तरीपण संस्कृत शिकवायचे बापूजींनी कधीही सोडले नाही तेव्हा माझ्या जीवनात गीता शिकवण्याची सुरुवातच पूज्य बापूजींनी केली इतर विषय शिकवण्याचा भार आमच्याबरोबर राहणाऱ्या डॉक्टर सुशिला नय्यर डॉक्टर गिल्डर किंवा पॅरेलजी यांनी आपणाकडे घेतला पण मनुला गीता मात्र मी शिकवणार आहे असे म्हणून गीतेचे गुरु बापूजी एकटेच राहिले इतर विषयांचे पुष्कळ गुरु झाले शाळेतही कित्येक गुरु झाले असतील आणि नंतरही अनेक झाले परंतु छातीवर हात ठेवून मी एवढे नक्की म्हणू शकेन की गीतेचे गुरु बापूच राहिले मग त्यात कधी इतरांची मदत घेतली असली तरी मुख्य गुरुदेव बापूच राहिले आगाखान महालात फक्त गीतेच्या शब्दाचे उच्चारण होऊ शकले नोआखालीत पहिला दिवस तसाच जाऊ दिला दुसऱ्या दिवशी बापू म्हणाले आता तू माझ्याजवळ आल्याला चोवीस तास होऊन गेले तेव्हा आता जुनी झालीस बोल तुझा गीतेचा अभ्यास कोठवर आला आहे येथे तुला फक्त माझे काम करायचे आहे असे नव्हे तुला अभ्यासही करायचा आहे मी म्हटले जेलमधून सुटल्यावर मी माझा गीतेचा अभ्यास स्वतःच कधीतरी केला असेल पण उच्चारशुद्धीसाठी किंवा अर्थ समजून घेण्यासाठी इतर कोणाला गुरु केले नाही कारण माझी इच्छा होती की बाकीच्या सगळ्या विषयांसाठी हजार गुरु झाले तर खुशार होत पण गीतेचे गुरु तुमच्या वाचून कोणालाही करायचे नाही म्हणून मी स्वतःच खरे खोटे उच्चार किंवा अर्थ करीत असे इतरांजवळ अभ्यास वाढवला नाही याचे बापूंना वाईट वाटले ते म्हणाले या इच्छे तुझा खोटा मोह आहे चांगली गोष्ट शिकायला हजारो काय लाखो गुरु करायला काही हरकत नाही आणि एखादं लहान मूल असले तरी त्याच्यापासूनही आपण शिकावे चांगली गोष्ट शिकण्यात शरम कुणाची पण चुकले तेथून पुन्हा मोजूया आता आपण आजपासूनच गीता सुरू करून टाकू आता उच्चाराकडे विशेष लक्ष देण्याची जरूर पडणार नाही पण मी तुला गीतेचा अर्थ सांगितला नाही ही गोष्ट मला खोपते आहे तू नेहमी गीतेचे पाच पाच श्लोक लिहावायचे आहे आणि त्यांचा अर्थ संधी सोडून करायचा आहे तिसरा अध्याय यज्ञाचा आहे आणि गीता अभ्यास हा सुद्धा यज्ञ आहे पण यज्ञ म्हणजे काय ते तुला थोडे सांगतो यज्ञाविषयी भगवान सांगतात की यज्ञ केल्यापासून जो मनुष्य भोजन करतो तो चोरीचे खातो हे फार महत्वाचे वचन आहे कारण चोरीचे अन्न खाणे म्हणजे कच्चा पारा खाणे होय कच्चा पारा पचत नाही तो खाल्ला तर फुटून बाहेर निघतो त्याचप्रमाणे चोरीचे अन्न खाल्ले तर ते पचत नाही माणूस यज्ञावासून गटगाभर राहिला तर तो, तो चोर ठरतो हा यज्ञ आपण सर्वांनी केला पाहिजे आपल्या सुदैवाने ज्यांचे मन ठिकाणावर आहे त्याला यज्ञ करणे सोपे असते त्याला नाही पैशांची जरूर ना बुद्धीची जरूर की नाही शिक्षणाची जरूर यज्ञ म्हणजे हर प्रकारचे परोपकारी काम ज्यांचे संबंध जीवन यज्ञमय असेल त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल की तो चोरीचे अन्न खात नाही म्हणून जो थोडासाही यज्ञ करील तो तेवढी कमी चोरी करतो असे म्हणता येईल या तर्हेचार केला तर आपण सर्व थोडीफार चोरी करीतच असतो जेव्हा स्वार्थ मात्राचा त्याग करू तेव्हाच पूर्ण यज्ञ केला असे म्हणता येईल स्वार्थाचा त्याग करणे म्हणजे मी पण माझे पण सोडणे हा माझा भाऊ आणि तो परका ही माझी बहीण आणि ती परकी असा भाव मनात राता कामा नाही ज्याला आपले सर्वस्व कृष्णार्पण करता येईल त्यालाच असे करता येईल असा मनुष्य जी सेवा करतो ती तो ईश्वराला मध्यस्थी ठेवून त्याचा सेवक म्हणून करतो आणि सेवेच्या भावनेने करतो अशी माणसे नित्य सुखी राहतात नित्य शांत राहतात त्यांना सुखदुःख सारखे असते आपले शरीर मन बुद्धी जे काही असेल ते सर्व परमार्थासाठीच वापरतात असा कडक यज्ञ आपण सगळे करू शकत नाही सगळ्या जगाची सेवा झाली तर करू या अशी भावना मनात असावी तेव्हा ज्याच सगळ्या जगाची सेवा येते व जो बहुतांश लोक करू शकतात असे कोणते कार्य आहे असा विचार करता असे दिसते की कातण्याची क्रियाच यात मुख्य आहे हे काम असंख्य माणसे परमार्थाच्या दृष्टीने करू शकतात म्हणून ही मेहनत जगासाठी केली असे होईल आणि यामुळे असंख्य गरिबांचे पोटही भरते आंधळ्यांनाही हे काम करता येते आणि प्रत्येक धाग्यागणिक रामनाम घेता येते मी तुला गीतेचा अर्थ अशा तऱ्हेने समजून देऊ इच्छितो फक्त व्याकरणाच्या दृष्टीने नव्हे हे मी एक उदाहरण दिले आणि यज्ञाचा खरा अर्थ समजावून सांगितला यज्ञात सुतर हाट आहे आणि सुतर हाटात यज्ञ आहे